पक्षी कोणाचा सकाळची वेळ होती बागेत खूप रंगीबेरंगी फुले उमलली होती पक्षी किलबिल करत होते राजकुमार सिद्धार्थ बागेत फेरफटका मारत होता अचानक एका पक्षाची किंकाळी त्याच्या कानावर आली सगळे पक्षी घाबरून इकडे तिकडे उडायला लागले हे पाहून सिद्धार्थ विचारात पडला या सगळ्या पक्ष्यांना अचानक काय झाले तेवढ्यात त्याच्या पायाजवळ एक हंस येऊन पडला त्याला एक बाण लागला होता आणि दुःखानं तो विवळत होता सिद्धार्थनं हंसाला अलगद उचलून धरले त्याच्या शरीरात घुसलेला बाण हलक्या हातानं काढला त्याच्या जखमेवर मलम लावलं आणि प्रेमानं त्याला मांडीवर घेऊन जोजवू लागला तेव्हा कुठे भीतीनं कापणारा हंस थोडा शांत झाला थोड्याच वेळात सिद्धार्थचा भाऊ देवदत्त पळतत तिथे आला आणि म्हणाला पक्षी मला दे तो माझा आहे सिद्धार्थ म्हणाला पक्षी माझा आहे मी त्यांना वाचवलंय असं म्हणून पक्षाला अलगद हातात घेऊन तो राजमहालकडे जाऊ लागला देवदत्तही त्याच्या पाठोपाठ निघाला दोघेही राजाकडे गेले देवदत्तानं राजाकडे तक्रार केली सिद्धार्थ माझा पक्षी मला देत नाही सिद्धार्थ म्हणाला पिताश्री देवदत्तानं बाण मारून पक्षाला जखमी केलं पण मी त्याचं ढीवन वाचवलाय म्हणून हा पक्षी माझा आहे देवदत्त म्हणाला नाही पिताश्री हा पक्षी मला सर्वात प्रथम दिसला म्हणून तो माझा आहे राजा थोडा वेळ विचारात पडला मग त्यानं आपला निर्णय सांगितला देवदत्त तुला पक्षाला मारायचं होतं पण सिद्धार्थ तर त्याला वाचवलं आहे मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा अधिक श्रेष्ठ असतो म्हणून हा पक्षी सिद्धार्थाचाच आहे